श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्या तेरावा भाग दुसरा ही ज्ञेय आहे अशा शब्दाने अनुभवाला येणारा विषय नाही म्हणून ते नाही अशी जी शंका त्या शंकेच्या निरसनासाठी सर्व प्राणी मात्रांच्या इंद्रियादी उपाधीच्या योगे त्या ज्ञेय वस्तूचे अस्तित्व प्रतिपादन करण्यासाठी सांगतात श्लोक तेरावा ते सर्व बाजूंनी हातपाय यांनी युक्त सर्व बाजूला डोळे मुख आणि मस्तक आणि कान असणारे आहे कारण की ते जगाला कारण की ते जगाला सर्वांना स्थित आहे भाष्य या ज्ञेहाला सर्व बाजूंनी हातपाय आहेत अर्थात त्याचे हातपाय सर्वत्र सर्वत्र पसरलेले आहेत सर्व प्राणीमात्रांच्या इंद्रियांच्या उपाधीमुळे क्षेत्रज्ञाचे अस्तित्व प्रकट होते क्षेत्राची उपाधी असल्याने जे जाणले जाते अगर जाणणे योग्य होते त्यालाच क्षेत्रज्ञ असे म्हणतात या क्षेत्ररूप उपाधीमुळे हातपाय वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत वास्तविक क्षेत्राच्या उपाधीच्यामुळे जे निरनिराळे भेद आहेत असे दिसते ते सर्व खोटे आहेत कारण त्यांना सत म्हणता येत नाही अगर असत असेही म्हणता येत नाही मागेच सांगितले ज्ञे वस्तूचे अस्तित्व समजण्यासाठी उपाधिकृत मिथ्या रूपाच्या बाबतीत सुद्धा ज्ञेय धर्माप्रमाणे कल्पना करून ते ज्ञेय हातपायधारक आहे अशा प्रकारे सांगण्यात आले आहे परंपराने याचे ज्ञान असणाऱ्यांचे सुद्धा असे म्हणणे आहे की अध्यारोप अपवाद यांच्या योगे प्रपंचरहित परमात्म्याची व्याख्या केली जाते सर्वत्र सर्व शरीराचे अंगभूत असलेले हात पाय वगैरे इंद्रिय ज्ञेय शक्तीच्या सत्येमुळे स्वतःचे कार्य करण्यास समर्थ होतात म्हणूनच सर्वत्र प्राप्त म्हणून सर्वत्र व्याप्त असलेल्या ज्ञेयाचे चिन्ह म्हणून ज्ञेयाच्या उपचारामुळे त्याला धर्म म्हटले जाते अशीच सर्वत्र व्याख्या करणे आवश्यक आहे ते ज्ञेय सर्वत्र हातपायाधिक आहे त्याचप्रमाणे डोळे मस्तक मुख हे सर्वत्र आहे म्हणून त्याला सर्वतो अक्षशिरोमुख असे म्हटले जाते त्याबरोबर त्याला सर्वत्र श्रुती कान असल्याने श्रुतीमत म्हटले जाते <laughs> या लोक सर्व प्राणी समुदायामध्ये ते ज्ञेय सर्व ठिकाणी भरून राहिले आहे उपाधी रूपाने हात पाय आणि अन्य इंद्रिय यांच्या अध्यारोपामुळे एखाद्याला अशी शंका येऊ नये की ज्ञेयाला उपाधी आहेत यासाठी पुढील श्लोकात सांगतात श्लोकाचा दावा ते सर्व इंद्रियांना ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे तरी देखील इंद्रियरहित आहे तसेच आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि गुणरहित असूनही गुणांचा भोग घेणारे आहे भाष्य ते ज्ञेय सर्व इंद्रियांच्या गुणाने प्रतीत होणारे आहे या ठिकाणी उपाधीच आहे परंतु शुद्राधिकांची उपाधी ही अंतःकरणाच्या उपाधीद्वारा प्रत्ययाला येते म्हणून असा अभिप्राय आहे की उपाधी रूप अंतःकरण आणि बाह्येंद्रिये हे सर्व इंद्रियांचे निश्चय संकल्प श्रवण भाषण वगैरे आहेत यांच्या योगाने इंद्रियांच्या क्रिया होतात म्हणून ते क्रियावन आहे असे दिसते तो ध्यान करीत आहे श्रुती वचनाप्रमाणे सुद्धा असेच सिद्ध होते पुन्हा या ज्ञेयाला तो स्वतः कर्म करणारा आहे असे का समजले जात नाही यावर उत्तर असे आहे की <laughs> ते ज्ञेय सर्व इंद्रियरहित आहे अर्थात सर्व रहित आहे म्हणून ते इंद्रियाच्या हालचालीमुळे स्वतः हालचाल न करणारे आहे तो हात पाय नसताना चालतो ग्रहण करतो डोळ्याशिवाय पाहतो आणि कानाशिवाय ऐकतो श्वेत श्वेता, श्वेता तर तीन एकोणीस असा जो मंत्र आहे त्याच्या अभि त्याचा अभिप्राय स्पष्ट करण्यासाठी आहे की ते सर्व इंद्रिय रूप उभतीच्या गुणाप्रमाणे अनुरूपता प्राप्त करण्यास समर्थ आहे त्याला गमनादिक्रियांनी युक्त आहे असे सांगण्यासाठी हा मंत्र नाही एखाद्या अंधाला रत्न प्राप्त व्हावेक एक अकरा इत्यादी मंत्रांच्या अर्थाप्रमाणे या मंत्राचा अर्थ आहे अशी गोष्ट आहे तरी देखील ते ज्ञेय सर्वांना धारण करणारे आहे सद्बुद्धी सर्व व्याप्त आहे म्हणून सत सर्वांचे अधिष्ठान आहे मृगतृष्णिकादी मृगजल मिथ्या पदार्थ सुद्धा अधिष्ठानं रहित नाहीत म्हणून हे ज्ञेय सर्वांना धारण करणारे आहे या ज्ञेयाच्या सत्तेचे प्रतिपादन करणारे दुसरे ही साधन आहे ते ज्ञेय निर्गुण म्हणजे म्हणजेच ते ज्ञेय सुख दुःख आणि मोहरूपाने परिणाम असलेल्या तीन गुणांच्या शब्दादीद्वारा भोग निर्माण करणारे आहे म्हणजे भोग उपलब्ध करणारे आहे तसेच पंधरावा ते भूतमात्रांच्या बाहेर आणि आत देखील पूर्णत्वाने आहे तसेच स्थावर आणि जंगम रूपातही तेच आहे तसेच ते सूक्ष्म असल्याने जाणून घेण्यास कठीण आहे आणि अतिशय दूर देखील आहे भाष्य आत्मभावामुळे शरीराच्या मर्यादा कातडीपर्यंतच आहे असे समजून ज्ञेय त्याच्या बाहेर आहे असे मानणे केवळ अज्ञानामुळे होते अंतरात्म्याचे लक्ष करून आणि शरीरही मर्यादा आहे नेयो असे समजून ज्ञेय या दोघांच्या आहे असे सांगितले जाते ते आत्ता आणि बाहेरही आहे सर्व व्यापक आहे असे म्हणण्याने मध्यभागात त्याचा अभाव आहे असे कदाचित वाटेल म्हणून निवेदन करतात चरो जंगम आणि अचरो स्थावर रूप देखील तेच आहे अर्थात दोरीवर सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे प्रत्ययाला येणारे जे चर आणि अचर रूप आहे ते शरीराचा आभास आहे ते देखील ज्ञेयाचेच रूप आहे चर आणि अचर स्वरूप सर्व व्यवहाराचा विषय म्हणजे ते आहे तर मग असे आहे हे आहे या प्रकारे सर्वांना का ज्ञात होत नाही याचे स्पष्टीकरण की हे सर्व ठीक आहे सर्व दृश्य त्याचेच रूप आहे आणि ते आकाशाप्रमाणे अतीव सूक्ष्म आहे म्हणून आत्मरूप या अर्थाने ते ज्ञेय असले तरी ते अत्यंत सूक्ष्म असल्याने अज्ञानी लोकांना समजणे कठीण आहे ज्ञानी लोकांच्या बाबतीत मात्र सर्व काही आत्मा आहे छानोग्य सात पंचवीस दोन किंवा सर्व काही ब्रह्म आहे बृहदारण्यक दोन पाच एक इत्यादी वचनाप्रमाणे ते प्रत्यक्षात आहे असे हे ज्ञेय अज्ञात झाल्याने आणि सहस्त्रोटी वर्षापर्यंत देखील प्राप्त न झाल्याने जे अज्ञानी लोक आहेत त्यांना ते, ते अत्यंत दूर आहे परंतु आत्मज्ञानी लोकांचा तो आत्माच आहे आणि तो त्यांच्या अत्यंत निकट आहे तसेच लोकसोळावा ते अविभक्त विभाग रहित असूनही सर्व भूतमात्रांमध्ये भिन्न असल्याप्रमाणे स्थित आहे असे प्रत्ययाला येते ते जाणण्यास योग्य भूतमात्रांचे धारण आणि पोषण करणारे संहार करणारे तसेच उत्पन्न करणारे शरीरात आकाशाप्रमाणे अविभक्त आणि एकमेव आहे तरी देखील सर्व प्राणी मात्रामध्ये ते विभक्त विविध रूपात स्थित आहे कारण याचा अनुभव शरीरामुळेच प्राप्त होतो प्रलयकाळी नष्ट होणारे आणि उत्पत्तीच्या वेळ निर्माण करणारे आहे त्याच प्रमाणे ते आहे खो कल्पनेतून सर्वाच्या उत्पत्तीचे मूळ दोरी आहे सर्वत्र ते ज्ञेय प्रत्यक्ष दिसत नाही तर ते काय अंधारात आहे म्हणून असे नसेल तर काय आहे लोकसत राहावा ते परब्रह्म सर्व प्रकाशमानांचा प्रकाश आहे अंधारातून मायेपासून दूर आहे असे म्हटले आहे जाणण्यास योग्य बोधरूप जाणकारणे जाणून घेण्यास योग्य आणि सर्वांच्या हृदयात आहे भाष्य ते ज्ञेय परब्रह्म सर्व प्रकारच्या सूर्याच्या प्रकाशाचीही परमश्रेष्ठ ज्योती आहे कारण आत्म्याच्या चैतन्याचा जो, जो प्रकाश आहे त्यापेक्षा देप्यमान होऊनही सूर्य वगैरे ज्योती त्याच्यापासून निर्माण होतात ज्या तेजाच्या योगाने सूर्य प्रकाशित होतो श्वेत श्वेता तर सहा चौदा त्याच्या प्रकाशामुळे हे सर्व प्रकाशित झाले आहे सूर्यामध्ये असलेल्या ते प्रमाण उक्तीप्रमाणे हे नैय अंधाराच्या पलीकडे अज्ञानाच्या पलीकडे अर्थात अस्पष्ट आहे असे म्हटले आहे ज्ञान प्राप्त करणे अत्यंत अवघड आहे उत्साहशून बुद्धीने ज्याचे चित्त दुःखाने व्याप्त झाले आहे अशा साधकाला उत्साहित करण्याच्या निमित्ताने असे सांगतात की अमानितवादी गुण साधन आहे इथ तेरा बारा जे जाणण्यास योग्य आहे ते मी सांगतो या वचनाप्रमाणे परमेश्वराचे स्वरूप ज्ञानगम्य जाणले जाणे योग्य आहे हे जाणले म्हणजे ज्ञानाचे फळ प्राप्त झाले या सिद्धांताप्रमाणे ते ज्ञानगम्य आहे असे म्हटले जाते सर्व काही जाणले जाते म्हणूनच त्या असे म्हणतात या तीनही अवस्था सर्व प्राणीमात्रांच्या अंतरात विशेष रूपाने स्थित आहेत कारण या तिन्ही अवस्थांना तिथूनच प्रकाश प्राप्त होतो आतापर्यंत सांगितलेल्या सर्वाचा उपसंहार करण्याच्या निमित्ताने पुढील श्लोकाला आरंभ करतात श्लोक अठरावा याप्रमाणे हे क्षेत्र तसेच ज्ञान आणि असे परमात्म्याचे स्वरूप सांगितले माझा भक्त हे सर्व तत्वत जाणून माझ्या स्वरूपाणी महाभूतापासून धृतीपर्यंत क्षेत्रांचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले अमानितव या पदापासून पदा तत्व ज्ञानाथदर्शनम या पदापर्यंत ज्ञानाचे स्वरूप आणि ज्ञेयम यत्त येथपासून तमज परमुच्यते वस्तूचे स्वरूप संक्षेपाने सांगण्यात आले या प्रमाणे सर्व एकत्रित करून या ठिकाणी कोण आहे याची चर्चा पुढे आहे माझा भाऊ म्हणजेच ज्याने सर्वज्ञ परमश्रेष्ठ गुरु वासुदेव नामक मी परमेश्वर त्याला आपले सर्व प्रकारचे भाव ज्याने अर्पण केले आहेत तसा तो कोणतीही वस्तू काही ऐका अगर कसलाही स्पर्श हो या सर्वांमध्ये भगवान वासुदेव आहे अशा निश्चित बुद्धीने जो भाव, वावरतो हो तो माझा भक्त होयमात अध्यायामध्ये ईश्वराच्या क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र रूप असलेल्या परा आणि अपरा अशा दोन प्रकृती सांगण्यात आल्या आहेत दोन्हीने भूताने इतात सहा त्या प्रमाने असेही कथन केले की या दोन प्रकृती सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहेत आता मात्र असे सांगण्यात येत आहे की क्षेत्र आणि क्षेत्ररूप दोन्ही प्रकृती सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचे कारण कसे आहे श्लोक एकोणीसावा प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत सर्व विकार आणि सर्व गुणात्मक पदार्थ या प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले आहेत असे समज प्रकृती आणि पुरुष या दोन्ही ईश्वराच्या प्रकृती आहेत या दोन्ही अनादी आहेत हे तू जाणून घे ज्याला प्रारंभ आदी नाही त्याला अनादी असे म्हणतात ईश्वराचे ईश्वरत्व नित्य असल्यामुळे त्याच्या या दोन्ही प्रकृती देखील नित्य असणे उचित आहे कारण या दोन प्रकृती सहित असणे हीच ईश्वराची ईश्वरता आहे ज्या दोन प्रकृतीमुळे ईश्वर जगाची उत्पत्ती स्थिती लगे यांचे कारण होतो त्या या दोन्ही प्रकृती अनादि सिद्ध असून संसाराला कारण होतात हे भाष्यकार न आदी अनादि आदी नाही असा या प्रकारे पुरुष समासाप्रमाणे कथन करतात या ठिकाणी केवळ ईश्वर हेच जगाचे कारण आहे ही गोष्ट सिद्ध होते प्रकृती आणि पुरुषे हे नित्य आहेत असे मानले तर संसार त्यांच्यामुळे आकाराला असे मानावे लागते ईश्वर हा जगाचा कर्ता आहे असे सिद्ध होणार नाही परंतु असे मानणे उचित ठरणार नाही कारण प्रकृती आणि पुरुष यांना नित्य आहेत असे मानले तर प्रकृती आणि पुरुष यांच्या उत्पत्तीचे निदान करणे यामध्ये योग योग्य वस्तूचा अभाव असल्याने ईश्वरामध्येच अनिश्वरत्व आहे अशी स्थिती निर्माण होईल तसेच संसार कोणत्याही कारणाने उत्पन्न झाला नाही असे मानण्याने त्याला अंत नाही अंताचा अभाव आहे अशी स्थिती आणि शास्त्राची व्यर्थता निर्माण होईल त्यामुळे बंध आणि मोक्ष यांचाही अभाव आहे अशी स्थिती होईल परंतु ईश्वराच्या या दोन्ही प्रकृती नित्य आहेत असे मानल्याने सर्व व्यवस्थित होते ते कसे सांगताना आचार्य म्हणतात विकार आणि गुण यांची उत्पत्ती प्रकृतीपासून होते असे लक्षात घेई अर्थात बुद्धीपासून शरीर आणि इंद्रिय यापर्यंत या, या पुढील श्लोकात कथन केल्याप्रमाणे विकार सुख दुःख आणि मोह वगैरे वृत्तीची ही परिणत रोपे आहेत त्याप्रमाणे तीनही सत्वर जतम गुण प्रकृतीपासून उत्तम उत्पन्न झाले आहेत असे समज या सर्वांचा अभिप्राय असा आहे विकाराचे कारण म्हणून ईश्वराची त्रुगुणमयमा या नामक शक्ती आहे प्रकृती असे म्हणतात की ज्या विकारांनी विकारांना आणि गुणांना उत्पन्न करते ते विकार आणि गुण प्रकृतीपासून जन्म पावलेले आहेत हे प्रकृतीचे परिणाम आहेत असे समज या प्रकृतीपासून निर्माण झालेले विकार आणि गुण कोणते आहेत श्लोक विसावा कार्य आणि कर्ण यांच्या उत्पत्तीमध्ये प्रकृती हा हेतू म्हणून म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्यामागे हेतू म्हणून सांगितला जातो भाष्य शरीराला कार्य असे म्हणतात आणि त्याबरोबर या शरीरात असलेल्या दहा इंद्रिये मनबुद्धी आणि अहंकार अशा तेरा जणांना कारण असे म्हणतात त्या कार्याच्या मागे जो हेतू कारण आहे ती प्रकृती होय या शरीराला निर्माण करणारी पंचमहाभूते आणि त्यांचे शब्दादीपाचे विषय हे पूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्रकृतीचे दहा विकार आहेत ते कार्य नावाने स्वीकारण्यात येतात तसेच सुख दुःख मोह वगैरे परिणत प्रकृतीजन्य सर्व गुण बुद्धी वगैरे करणांचे आश्रयथान असल्याने कारण करणाचे योग्य ग्रहण केले जाते असे आहे हे कार्य आणि करण यांच्या उत्पत्तीचा जो हेतू भाव आहे त्याचे विश्लेषण कार्य करण कर्तृत्व असे आहे या कार्य करण आणि कर्तृत्व यांचा आरंभ प्रकृती करते म्हणून प्रकृतीला कारण असे संबोधण्यात येते याप्रमाणे कार्य जन्म देणारी असल्याने प्रकृती ही संसाराला कारणीभूत होते कार्य असा पाठ घेतला तरीही हाच अर्थ होतो परिणाम आहे म्हणजेच तिचे कार्य किंवा विकार आहे आणि कारण विकारी विकृत होणारे आहे अशा विकार आणि विकार कारण आणि कार्याची उत्पत्ती करण्यामागे प्रकृती हाच हेतू आहे तसेच असे सोळा विकार कार्य आणि सात प्रकृती विकृतीचे कारण आहेत या प्रमाणे ते विसतत्व ही कार्यकारण या नावाने ओळखले जाते या करतेला कारण म्हटले आहे पुरुष सुद्धा ज्या प्रकारे संसाराचे कारण होतो याबद्दल पुढे सांगतात की पुरुष अर्थात जीव क्षेत्रज्ञ भोक्ता वगैरे पर्याय शब्दाने ज्यांना संबोधले जाते ते सुख दुःख वगैरे भोगाचा उपभोग घेण्याचे कार्य याला हेतू मानले जाते <coughs> क्ष परंतु कार्य आणि कारण यांचे कर्तेपण सुखदुःखाचा उपभोग घेणे प्रकृति आणि पुरुष या दोघांना संसाराचे कारण म्हणून संबोधण्यात येते काय उत्तर कार्यकारण आणि सुखदुःखादी रूप हेतू आणि फळाच्या आकारामध्ये प्रकृतीचा परिणाम होण्याचे त्याचप्रमाणे चैतन्य उक्त पुरुषामध्ये सर्व प्रकारचे भोक्तेपण नसल्याने संसार कसा असू शकेल जेव्हा कार्य करण रूप हेतू आणि फळ परिणत झालेल्या भोगरूप्रकृतीच्या संगतीने याच्या विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या पुरुषाला म्हणून पण आणि पुरुषाचे सुख दुःख रूप भोगतेपण यापासून जो संसार करण्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे तेच उचित आहे पूर्वपक्ष संसार नामक ही वस्तू कशा प्रकारची आहे <coughs> उत्तर पक्ष सुख दुःखांचा भोग यालाच संसार म्हणतात पुरुषामध्ये सुख दुःखाचे जे भोगतृत्व आहे त्याला संसार पण असे म्हणतात सुख आणि दुःखाचा उपभोग हाच पुरुषाचा म्हणून तो पुरुषामध्ये कोणत्या कारणाने येतो ते सांगतात श्लोक एकविसावा या प्रकृतीमध्ये स्थित असलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक सर्व पदार्थांचा भोग घेतो गुणांची जातच त्याच्या चांगल्या अगर वाईट दोन्ही मध्ये जन्म घेण्याचे कारण आहे कार्य आणि विद्या रूप प्रकृतीमध्ये स्थित आहे प्रकृतीला आपले रूप मानतो म्हणून प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सुख आणि दुःख किंवा मोहरूपातून प्रकट होणाऱ्या गुणांमुळे सुखी आहे दुःखी आहे मूळ आहे पंडित आहे असे मानून उपभोग घेतो अविद्या हे जन्माचे कारण आहे तरी देखील भोग भोगला जातो सुख दुःख आणि मोहरूप गुणांमध्ये आसक्त होणे तद्रूप होतो हे संसारात प्रमुख कारण आहे तो ज्या प्रकारची इच्छा त्या करतो त्याप्रमाणे कर्म करतो बृहदारण्यक चार चार पाच असे श्रुतीवचन देखील आहे ही गोष्ट भगवान कथन करतात की गुणांची संगती अर्थात गुणांबद्दल आसक्ती असणे ह्याचा बोगत्या पुरुषाच्या चांगल्या अगर वाईट योनीमध्ये जन्म घेण्याचे कारण होय देवादी योनी यांना सत योनी पशु वगैरे योनी यांना असत योनी असे म्हणतात विशेष प्रभावामुळे मनुष्य योनी देखील सत आणि असत आहे असे म्हणण्यात कोणताच विरोध नाही असे समजले पाहिजे हे सांगण्याचे तात्पर्य असे आहे की प्रकृतीमध्ये स्थित असल्यामुळे अविद्या आणि गुणो यांची संगती किंवा असे दोन्हीही संसाराला कारणीभूत आहेत आणि त्यांना बाजूला करावे असे सांगण्यात आले आहे गीताशास्त्रामध्ये यांच्यापासून निवृत्त होण्याचे साधन म्हणून संपष्ट आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विषयक ज्ञान प्रथम सांगण्यात आले आणि त्याबरोबर अन्य धर्मांचा निषेध करून अनात्मधर्मांचा आरोप करून स्वरूप कसे आहे याबाबतचे प्रतिपादन जे जाणले असता अमृतत्व प्राप्त होते गीता तेरा बारा या गीतेच्या वचनानुसार ते सत म्हटले जात नाही आणि असतही म्हटले जात नाही गीता तेरा बारा पासून, सर्व बाजूंनी हात पाय युक्त वगैरे स्वतंत्र करण्यात आलेले आहे याचे पुन्हा स्पष्टीकरण लोक बावीसावा या देहामध्ये स्थिर असलेला आत्मा प्रकृतीच्या पलीकडे आहे तो साक्षी आहे तो यथार्थ संमती देणारा सर्वांचे धारण पोषण करणारा जीवरूपाने स्वामी सच्चिदानंद असल्याने त्याला परमात्मा असे म्हटले जाते भाष्य उपद्रष्टा स्वत काही न करता जवळ उपस्थित राहून निरीक्षण करणारा एखाद्या यज्ञामध्ये यज्ञाचे संपूर्ण ज्ञान असलेला कुशल मनुष्य स्वतः यज्ञ करता गुण घेता आत्मा अन्य असे कार्य करणाऱ्यांच्या जवळच राहून त्यांच्या कार्याचे निरीक्षण तो करतो देह डोळे मनबुद्धी आत्मा हे सर्व द्रष्टे पाहणारे आहेत त्यामध्ये बाह्यद्रष्टा शरीर आहे त्यापासून अन्य सर्वापर्यंत आत्मा हा केवळ जवळ राहून निरीक्षण करणारा आहे याच्या अपेक्षेप्रमाणे अंतरद्रष्टा असा कोणी नाही तो अत्यंत जवळ राहून पाहणारा असल्यामुळे त्याला उपद्रष्टा म्हणतात किंवा असे समजावे की यज्ञामध्ये असलेल्या उपद्रष्ट्याप्रमाणे सर्वाचा अनुभव घेणारा आत्मा उपद्रष्टा आहे त्याप्रमाणे हा आत्मा अन्वंत आहे क्रिया करण्यासाठी त्या क्रियेशी जडलेले अंतःकरण आणि इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत त्यातून संतोषदर्शक अनुमोदन देणारा आहे अनुमोदन म्हणजे हो अनुमन होय किंवा हा आत्मा यामुळे अनुमंत आहे असे म्हटले जाते की कार्य करण प्रवृत्तीसाठी तो स्वतः प्रवृत्त होत नाही परंतु त्यांना तो अनुकूलता दर्शवणारा आहे किंवा आपल्या व्यापारामध्ये वेग्र असलेले अंतकरण आणि अन्य इंद्रिय यांचा साक्षी होत सुद्धा तो त्यांना तेन त्यांचा कार्यापासून परावृत्त करत नाही म्हणून त्याला अनुमंत अनु चैतन्य त्या स्वरूप आत्म्याचे भोग आणि अपवर्गाच्या सिद्धीसाठी झालेल्या निमित्ताने असणारे आभास रूप शरीर इंद्रिय मन आणि बुद्धी वगैरेचे रूप धारण करणे हे सुद्धा भरण म्हणून मानले जाते आणि ते चैतन्य रूप आत्म्याकडूनच होत असल्याने आत्म्यालाच भरता असे म्हणतात त्याचप्रमाणे आत्मा भोगता आहे अग्निच्या जवळ असलेल्या उष्णतेप्रमाणे नित्य चैतन्यमय अशा आत्मसत्तेच्या संपूर्ण विषयामध्ये विविध रूपाने दिसणाऱ्या बुद्धीच्या सुख दुःख आणि मोह असणाऱ्या अनुभव संवेदना आहेत ते सर्व चैतन्य आत्म्यामुळे स्पर्शित असल्याचे दिसून येते म्हणून आत्म्याला भोगता असे म्हणतात आत्मा महेश्वर आहे तो सर्वात आणि सर्वांचा असून स्वतंत्र आहे म्हणून तो महासत्ताधीश आहे महेश्वर आहे तो परमात्मा आहे अविद्येच्या योगाने शरीरापासून बुद्धीपर्यंत आत्मरूप आहे असे मानले जाते तो उपद्रष्टा वगैरे लक्षणांनी युक्त असलेल्या आत्मा परमश्रेष्ठ असल्याने त्याला परमात्मा म्हणतात श्रुतीमध्ये सुद्धा <laughs> तो अंतर परमात्मा आहे अशा प्रकारे सांगण्यात आले आहे असा हा आत्मा कुठे आहे तो अव्यक्तापासून परम पुरुष शरीरामध्ये आहे उत्तम पुरुष तर अन्यच आहे त्याला परमात्मा म्हणतात गीता 15 सतरा याच प्रकारे पुढे स्पष्ट करण्यात असे समज गीता तेरा दोन याप्रमाणे पूर्वीच सांगण्यात आले आहे याप्रमाणे त्याची व्याख्या केली आहे त्याप्रमाणे उपसंहार करण्यात येत आहे आत्ताच मागे सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असलेल्या आत्म्याला लोकते विसावा या याप्रमाणे पुरुषाला आणि गुणांसह प्रकृतीला जो तत्वत जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य करत असताना सुद्धा पुन्हा जन्माला येत नाही भाष्य जो मनुष्य वर कथन केलेल्या अर्थाने साक्षात आत्मभावाने कमी आहे या प्रकारे जाणतो आणि प्रकृतीला सुद्धा तिच्या विकार रूपा सहित ज्ञानाच्या योगाने निवृत्त झालेल्या अभावाला प्राप्त झाली आहे असे मानतो सर्व प्रकारे वर्तन करीत असून सुद्धा या विद्यमान शरीराचा नाश झाल्यावर शरीर धारण करून जन्माला येत नाही अर्थात दुसऱ्या शरीराचा आश्रय करीत नाही या ठिकाणी असलेल्या अपिया पदामुळे आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करणाऱ्याला पुन्हा जन्म नाही हे काय सांगायला पाहिजे असा अभिप्राय आहे पूर्वपक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माचा अभाव आहे असे सांगण्यात आले आहे परंतु ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी करण्यात आलेले आणि ज्ञानप्राप्तीनंतर केले गेलेले अनेक के पूर्वीच्या जन्मात केले गेलेले जे कर्म आहे त्याचे फळ प्रदान केल्याशिवाय त्याचा नाश होतो असे मानणे उचित वाटत नाही म्हणून ज्ञानप्राप्तीनंतर आणखी तिने जन्म घेणे आवश्यक आहे अभिप्राय असा आहे सर्व कर्मे समान आहे त्यामध्ये कोणताही भेद प्रत्येकाला येत नाही म्हणून फळ प्रदान करण्यासाठी प्रवृत्त होऊन अन्य जन्माचा आरंभ करणारे केलेल्या अन्य कर्माचा नाश उचित होत नाही तीन प्रकारची कर्मे तीन जन्मांचा आरंभ करतात किंवा सर्व मिळून एकत्रपणे एक जन्माचा आरंभ करतात असे मानले पाहिजे नाहीतर केलेल्या कर्माचे फळ दिल्याशिवाय नाश होतो असे समजण्याने सर्वत्र अविश्वासाचा प्रसंग निर्माण होईल आणि शास्त्र व्यर्थ आहे असे सिद्ध होईल म्हणून तो पुन्हा जन्म घेत नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही त्याची सर्व कर्मेक्षय होत जातात उत्तर पक्ष त्याची सर्व कर्मेक्षय होत जातात मुंडकोपनिषद दोन दोन आठ ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो मुंडकोपनिषद दोन दोन नऊ त्याला तोपर्यंतच विलंब होतो छान्य सहा चौदा दोन गवताचा अग्र भाग ज्या प्रमाणे अग्नीमध्ये पूर्णपणे हो विद्वानाची सर्व कर्मे दग्ध होतात असे म्हटले आहे या ठिकाणी गीतेमध्ये सुद्धा यथे धानसी वगैरे श्लोकांमध्ये सर्व कर्मांची नष्टता सांगण्यात आली आहे आणि पुढे देखील तसेच सांगण्यात येणार आहे ही गोष्ट सिद्ध होते कारण अविद्या कामना वगैरे रूपी बीजने युक्त असल्याने रूप कर्म अन्य जन्म रूप अंकुराला जन्म देते या ठिकाणी गीताशास्त्रामध्ये ठिकठिकाणी सांगण्यात आले आहे की अहंकार आणि फलकांक्षा युक्त कर्मसुद्धा फळाचा आरंभ करणारे ठरते दुसरे नाही अग्निच्या योगाने दग्ध झालेले बीज ज्याप्रमाणे अवगत नाही त्याप्रमाणे ज्ञानाने दग्ध झालेल्या क्लेशातून आत्मा पुन्हा शरीर धारण करीत नाही महाभारत शांती पर्व एकशे अकरा सतरा वनपर्व एकशे नव्याण्णव एकशे सात उर्वपक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर केलेली कर्मे ज्ञानाच्या योगाने दग्ध होऊ शकतात कारण ती ज्ञानाच्या बरोबर असतात परंतु या जन्मात ज्ञान उत्पन्न झाल्याने पूर्वे केलेली आणि भूतपूर्व अनेक जन्मांमध्ये केलेल्या कर्मांचा ज्ञानाच्या योगाने नाश होतो असे मानणे उच्च ठरणार नाही उत्तर हे म्हणणे ठीक नाही सर्व कर्माणे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे हे कर्माचे विशेष लक्षण आहे पूर्वपक्ष ज्ञानाच्या पश्चात होणाऱ्या कर्मांचा दाह होतो असे मानले तर उत्तर अशी स्थिती नाही आहे कारण या प्रकारे संकोच करण्याचे काही कारण सिद्ध होत नाही तुम्ही जसे म्हणालात की ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा वर्तमान काळी जन्माचा आरंभ करणारे फळ प्रदान करण्यास प्रवृत्त होणारे प्रारब्ध कर्म इष्ट असत नाही हे प्रारब्ध कर्म सोडलेल्या बाणाप्रमाणे फळ देण्यास प्रवृत्त होते म्हणून कर्माचे फळ हे आहेच सर्वप्रथम लक्ष्याचा वेध करण्यासाठी धनशत्र बाण सोडला जातो तो, तो बाण लक्षवेध झाल्यावर सुद्धा प्रारंभी त्याला जो वेग प्राप्त झाला होता तो वेग नष्ट झाल्यावर जमिनीवर पडतो त्याची हालचाल संपते त्याप्रमाणे या शरीराच्या हालचालींना प्रारंभ करणारे प्रारब्ध कर्मसुद्धा जोपर्यंत संसाराचा वेग नाहीसा होत नाही तोपर्यंत पहिल्यासारखाच राहतो तो बाण ज्याला वेग प्राप्त झाला नाही जो सोडला गेला नाही पण धनुष्यावर चढवलेला असला तरी तो थांबवता येतो त्याप्रमाणे स्वकर्मांच्या फळा नाही परंतु स्वतारा सोडून गेले नाही ते कर्मच्या अस्तित्वात बरोबर ठरणार नाही हे सिद्ध होते या ठिकाणी आत्मदर्शनाच्या विषयाबाबत ध्यानादी विविध साधनांचे स्पष्टीकरण विविध प्रकारे करण्यात येत आहे श्लोक चोवीसा पाहतात तर काही आत्मवृत्तीने आत्म्यास पाहतात इतर काही जण सांख्ययोगाच्या माध्यमातून तर काही कर्मयोगाच्या द्वारे आत्म्यास पाहतात भाष्य शब्दादी विषयापासून श्रोत्राद्री इंद्रियांना बाजूला करून त्यांना मनामध्ये आणून ठेवणे आणि मनाला अंतरात्म्यामध्ये आणून ठेवणे एकाग्रतेने एक चिंतन करीत राहणे या क्रियेला ध्यान असे म्हणतात बगळा ज्याप्रमाणे करतो पृथ्वी ज्याप्रमाणे ध्यान करते पर्वत ज्याप्रमाणे करतात छानोग्य सात सहा एक वगैरे दृष्टांत देण्यात येतात परंतु तेलाची धार ज्याप्रमाणे अतूट अखंड असते त्याप्रमाणे अविच्छिन्न भावाने निरंतर चिंतन करणे याला ध्यान म्हणतात अशा ध्यानाच्या योगाने कित्येक योगी लोक आत्म्यामध्ये बुद्धीमध्ये चे पूर्ण आत्म्याचे ज्ञानाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या अंतकरणात त्याला पाहतात अन्य कोणी लोक सांख्य योगाच्या द्वाराने पाहतात सत्व रज आणि तम हे तीनही गुण माझ्यामध्येच आहेत असे पाहणारा परंतु मी त्याच्यापासून भिन्न असून सर्व हालचालींचा साक्षी आहे या गुणांनी लक्षण आणि नित्य असणारा आत्माही अशा प्रकारचे चिंतन करणे याला संख्य म्हणतात हा एक योग आहे याप्रमाणे आपण असं आत्म्याला ते पाहतात अन्य काही योगीजन कर्मयोगाच्या योगे ईश्वरार्पण बुद्धीने अनुष्ठान करणे याला कर्म म्हणतात अशा कर्मयोगाच्या याने अंतःकरणाची शुद्धी होते आणि ज्ञानप्राप्तीचा जो क्रम आहे त्याप्रमाणे आपल्यामध्ये आत्म्याला पाहतात लोक पंचवीसावा परंतु अन्य अज्ञानी लोक हे जाणीत नाहीत ते तत्व जाणणाऱ्या व्यक्तीकडून ऐकतात आणि उपासना करतात असे ऐकून उपासना करणारे ते सुद्धा मृत्युरूपी सागर निश्चितपणे धरून जातात भाष्य अन्य कोणी साधक आता सांगितलेल्या प्रकारांपैकी कुठल्या तरी एकाचा स्वीकार करून सुद्धा ज्यावेळी आत्मतवाला जाणीत नाहीत तेव्हा अन्य आचार्यांकडून ऐकून आणि तू याचे चिंतन कर अशी त्यांना आज्ञा घेऊन उपासना करतात श्रद्धापूर्ण असे चिंतन करतात केवळ याप्रमाणे ऐकून त्याप्रमाणे करणारे साधक आहेत अर्थात ज्यांना असे वाटते की केवळ श्रवण करण्याने मोक्ष मार्गाकडे जाण्यास प्रवृत्तीचा आश्रय होतो ते एक उत्तम साधन आहे असे अन्न आचार्यांनी केलेल्या उपदेशाला मानणार परंतु स्वतः अज्ञानी असे ऐकून त्याप्रमाणे करण्यात कुशल असणारे पुरुष सुद्धा मृत्यूयुक्त संसार निसंगपणे तरुण जातात धर्म स्वतः जो विवेकी आहे प्रमाणसिद्ध करणारा पुरुष आहे त्याबद्दल काय सांगावे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर हे एकच आहेत असे ज्ञान मोक्षदायक आहे ज्ञात वा अमृतम अश्णुते गीता थेरा बारा या वचनाने सांगण्यात आली आहे परंतु ते ज्ञान कोणत्या कारणाने मोक्षाचे साधन ठरते हे सांगण्यासाठी या पुढील श्लोकात आरंभ केला आहे श्लोक विसावा ते चर आणि अचर प्राणी मात्र निर्माण होतात ते सर्व हे अर्जुना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या एकीपणानेच निर्माण झाले आहे असे समज भाष्य हे भरतश्रेष्ठ जी कोणती वस्तू उत्पन्न होते तिचा समान भावाने वस्तुत्वाचे ग्रहण करते का यावर असे सांगणे आहे की स्थावर जंगम म्हणजे चर आणि अचल उत्पन्न होते ते सर्व क्षेत्र आहे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच ही वस्तू उत्पन्न होते हे तू लक्षात घेईल पक्ष हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होतो म्हणजे काय कारण क्षेत्रज्ञ आकाशाप्रमाणे अवयव राहित आहे म्हणून त्याचा क्षेत्राची जो संबंध येतो तो घटाला द्वारी बांधून ती व घटाची संबंध आहे असे म्हणावे याप्रमाणे आहे अवयवांच्या स्पर्शाने निर्माण होणारा संबंध संयोग म्हणून घडला जात नाही त्याचप्रमाणे आपापसात एकाचा दुसऱ्या कार्य आणि कारण असा भाव संबंध नसल्याने सूत आणि वस्त्र यांच्या नाद्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा समवाय संबंध रूप संयोग होणे शक्य नाही उत्तर पक्ष असे सांगितले जाते की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जो विषय आणि विषयी म्हणजे भिन्न स्वभाव असलेले आहेत त्यांचा अन्यत्र अन्य धर्माचा अध्यास रूप भ्रममय संयोग हा <coughs> दोरी आणि सर्प वगैरे मध्ये जो स्वरूप संबंध ज्ञानाच्या अभावामुळे अध्यारोपित आहे सर्प आणि चांदी यांच्या संयोगाप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचे वास्तविक स्वरूप न जाणल्यामुळे असे जुनी येते जो पुरुष जो पुरुष शास्त्रोक्त पद्धतीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची लक्षणे आणि भेद यांना जाणून ज्याचे स्वरूप दाखविलेले आहे त्या क्षेत्राच्या बंधनातून बंधन अलग करण्याप्रमाणे अर्थात उच्चते गीता तेरा बारा या वचनाप्रमाणे सर्व उपाधिमय विशेषतेच्या पलीकडे असलेल्या ब्रम्हूपा प्रमाणे पाहतो त्याचप्रमाणे मायेच्या योगाने निर्माण केलेला हत्ती स्वप्नामध्ये पाहिलेली वस्तू किंवा गंधर्व नगर वगैरे प्रमाणे जे मुळातच नाही ते सत्यरूपाने अस्तित्वात आहे असे भासते असे ज्याचे निश्चित ज्ञान असते असे हे त्याचे मिथ्या भ्रम मोलक पूर्वी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे ज्ञानाच्या विरुद्ध असल्याने नष्ट होते पुनर्जन्माला कारण होणाऱ्या या मिथ्या ज्ञानाचा निर्माण झाला की गीता तेरा तेवीस प्रमाणे या विद्वान असे ज्ञान असलेले पुन्हा उत्पन्न नाहीत हे म्हणणे उचित आहे एवती पुरुषम प्रकृतींच्या गुण सह गीता तेरा तेवीस या गीतेच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी असे संगीत आहे की या ठिकाणी विद्वा विद्वान असे ज्ञान असलेले पुन्हा उत्पन्न होत नाहीत हे म्हणणे उचित आहे ते संसाराला कारण ठरणाऱ्या बीजाची निवृत्तीच्या मार्फत पुनर्जन्माचा अभाव कथन करण्यात आला आहे त्याचप्रमाणे अज्ञानातून निर्माण होणारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाला जन्माचे कारण असे सांगण्यात सांगण्यात आले आहे म्हणून विद्येला दूर करणारे ज्ञान यापूर्वी जरी सांगण्यात आले असले तरी अन्य प्रकारे पुन्हा कथन करण्यात आले आहे सर्व चराचर पावणारे तत्व जो समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो भाष्य जो साधक ब्रह्मापासून स्थावरांपर्यंत सर्व वस्तुमात्रांमध्ये समभावाने सर्व ठिकाणी सारखेपणाने व्यापून राहिलेल्या परमात्म्याला अर्थात शरीर इंद्रिय मन बुद्धी अव्यक्त आणि आत्मा यांच्या मताने जो सर्व श्रेष्ठ ईश्वर आहे अशा त्या परमेश्वराला सर्व भूतमात्रांमध्ये सारखेपणाने पाहतो या ठिकाणी भूतमात्रापासून परमेश्वराची विशेष स्थिती प्रकट करण्याच्या निमित्ताने भूतमात्रांना विनाशी आणि परमेश्वराला अविनाशी अशा विशेषणाने स्पष्टता केली आहे पूर्वपक्ष या प्रकारे परमेश्वर या प्रवपक्ष या प्रकारे परमेश्वराची विशेष स्थिती कशी काय सिद्ध होते उत्तर पक्ष सर्व भाव आणि विकार म्हणजे जन्म जन्मरूप आहेत या ठिकाणी भाव विकार मूलता आहेत अन्य सर्व भाव विकार जन्माच्या मागून होणारे आणि नष्ट होऊन समाप्त होणारे आहेत भावाचा अभाव निर्माण झाल्याने विनाशानंतर कोणताही भाव वा विकार शिल्लक राहत नाही कारण धार्मिकांमध्ये धर्म असतो म्हणून सर्वात शेवटी भावविकाराचा अभाव अविनश्यंतचा अनुवाद करण्यापूर्वी होणारे सर्व भाव विकार आणि त्यांचे कार्य यांचा निषेध करण्यात आला आहे उपरोक्त वर्णनाप्रमाणे परमेश्वराची सर्व भूतमात्रांमध्ये विशेषता आणि अतीव विशेषता निर्विशेषता आणि एकूपता असल्याचे सुद्धा सिद्ध होते म्हणून जो कोणी पूर्वी सांगितलेल्या भावाने परमेश्वराला पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो पूर्वपक्ष लोक सर्व लोक पाहतात ते कोणत्या विशेषत्वाने पाहतात त्यासे प्रयोजन काय उत्तर पक्ष ठीक आहे अन्य सर्व पाहतात ते त्यांचे भाणे विपरीत असते म्हणून या ठिकाणी विशेषत्वाने असे मुद्दाम म्हटलेले आहे ज्याप्रमाणे दृष्टीदोषामुळे एक चंद्र असूनही त्याला अनेक चंद्र दिसतात ही विशेषता म्हटली जाते आणि तो ठीक तेच पाहतो असे मानले जाते त्याप्रमाणे या, या ठिकाणी आत्म्याला पूर्वी सांगितलेल्या प्रकारे विभाग रहित एकसपणाने पाहतो या ठिकाणी आत्मा एक असून सुद्धा भिन्न भिन्न आत्मे पाहणारे विपरीतपणे पाहणाऱ्यांच्या मते विशेषता विशेषता मानली जाते की तो ठीक तेच पाहतो या ठिकाणी असा अभिप्राय आहे की दुसरे सर्व लोक अनेक चंद्र आहेत असे पाहणाऱ्यांप्रमाणे विपरीत भावाने पाहणारे असल्या पाहत असून ते पाहत नाहीत याप्रमाणे उपर्युक्त ज्ञानाचे फळ सांगून त्याची स्तुती केली पाहिजे म्हणून श्लोक अठ्ठावीसावा सर्वांमध्ये समभावाने स्थित असलेला परमेश्वराला समानतेने पाहत असता स्वतकडून तो नष्ट करीत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो भाष्य सर्व समभावाने स्थित असलेल्या ईश्वराला अर्थात त्यापूर्वीच्या श्लोकात ज्याची लक्षणे सांगण्यात आली आहेत त्या परमेश्वराला समभावाने पाहणारा पुरुष स्वतः आपण होऊन आपली हिंसा करू शकत नाही म्हणून आपणच आपली हिंसा करीत नाही या कारणामुळे तो मोक्षरूपी अत्यंत श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो पूर्वपक्ष कोणीही प्राणी स्वतः आपली हिंसा करीत नाही परंतु जे नाही त्याचा निषेध येथे का केला जात आहे की तो आपली हिंसा करीत नाही एखाद्याने म्हणावे पृथ्वी वगैरे एखाद्याने म्हणावे पृथ्वीवर अगर अंतरिक्षात अग्निपेटरता कामा नाही या ठिकाणी पृथ्वीवर अग्निपेटवण्याचा निषेध एवढ्याच करता केला आहे की अग्नि पृथ्वीवर पेटवायचा नाही तर कुठे परंतु अंतरिक्षात अग्नि प्रद्युत्त करण्याचा निषेध एवढ्याच करण्याकरता आला आहे की अंतरिक्षात अग्नि प्रज्वलितच होत नाही उत्तर पक्ष हा काही दोष नाही कारण अज्ञानी लोक आपला तिरस्कार करू शकतात सर्व अज्ञानी अत्यंत प्रसिद्ध साक्षात प्रत्यक्ष आत्म्याचा तिरस्कार करून अनात्मा शरीरालाच आत्म समजतात त्यानंतर धर्म आणि अधर्माचे आचरण प्राप्त झालेल्या आत्म्याचा शरीराचा नाश शरीरा करून दुसरे नवीन शरीर आत्म्याला प्राप्त करून देतात पुढे त्याचाही नाश करून दुसऱ्याचा सुद्धा पुन्हा नाश करून आणखी दुसऱ्याच आत्म्याची शरीराची प्राप्ती करून घेतात याप्रमाणे वारंवार शरीरोपी आत्म्याला प्राप्त करून त्याची एक प्रकारे हिंसाच करेल असतात अर्थात सर्व अज्ञानी आत्महत्या आत्म्याचा नाश करणारे आहेत वास्तविक जो आत्मा आहे तो अज्ञानी अस्याने सर्वदा मेला आहे असेच ठरवले जाते कारण त्याच्या दृष्टीने त्याच्यापासून काहीही फळ प्राप्त होत नाही म्हणून सर्व अज्ञानी लोक आत्म्याची हिंसा करणारे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त पूर्वी सांगितल्याप्रमाणे जो आत्मरूपाला जाणतो तो दोनही प्रकाराने आपला नाश करीत नाही म्हणून तो अत्यंत श्रेष्ठतम गतीला प्राप्त होतो याचाच अर्थ असा की पूर्वी कथन केल्याप्रमाणे त्याला फळ मिळते या ठिकाणी जे सांगितले आहे की ईश्वराला सर्व भूतमात्रांमध्ये समभावाने स्थिर असणाऱ्या ईश्वराला पाहतो तो पुरुष आत्म्याच्या मदतीने आत्म्याचा नाश करीत नाही हा युक्तिवाद योग्य वाटत नाही कारण आपले गुण आणि कर्म विशेषत्वाने भिन्न होऊन जीवामध्ये या प्रकारे अनुभवणे अशक्य होते अशी शंका निर्माण करून स्पष्टीकरण करतात की श्लोक एकोणतीसावा सर्व कर्मी सर्व प्रकारे प्रकृतीकडूनच केले जातात असे जो पाहतो असेच आत्म्यास अकर्ता म्हणून पाहतो तोच खरेपणाने पाहतो भाष्य माया तू प्रकृती नित्यात श्वेता श्वेता प्रकृती समजली जाते त्या दिवचनाप्रमाणे भगवंताची जी, जी त्रिगुणात्मक माया आहे तिलाच प्रकृती म्हणतात ती महत्त्वादी कार्य कारण आकारात परिणत होते त्या प्रकृतीच्या योगाने मनवाणी आणि शरीरात शरीराकडून होणारे कर्म सर्व संपादन केले जाते अन्य कोणाकडूनही नाही असे जो पाहतो तो आत्मा किंवा क्षेत्रज्ञ सर्व प्रकारच्या रहित अकर्ता आहे असे पाहतो तो पाहतो याचा अर्थ तो परमार्थदर्शी आहे तो आकाशाप्रमाणे निर्गुण आणि विशेषतारहित अकर्ता असलेल्या आत्म्यामध्ये भेदभाव करणे प्रमाणित नव्हे असा अभिप्राय या अज्ञानाची दुसऱ्या शब्दात मांडणी श्लोक किसा ज्यावेळी भाव निरनिराळे परमात्म्यामध्ये स्थित आहेत असे पाहतो तसेच त्या परमात्म्यापासूनच सर्व विस्तार आहे असे पाहतो त्याच वेळी तो ब्रह्मपदास प्राप्त होतो भाष्य ज्यावेळी भूतांच्या वेगवेगळ्या भावांना एका आत्म्यामध्ये स्थित आहेत असे पाहतो अर्थात शास्त्र आणि गुरूंच्या उपदेशाची चिंतना करून आत्म्याला या प्रकारे प्रत्यक्ष भावाने पाहतो तेव्हा सर्व काही आत्माच आहे छानोग्य सात पंचवीस दोन हा सर्व सारा सर्वांची उत्पत्ती विकास वगैरे आत्म्यापासूनच होतो असे पाहतो त्याला आत्म्यापासून प्राण आशा स्मृती आकाश तेज जल आविर्भाव तिरोभाव अन्न निर्माण झालेले आहे त्याप्रमाणे आत्म्यामध्ये चली नव्हते हे समजते आत्म्यापासूनच झालेला आहे असे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्मवरूप होतो एकच आत्मा सर्व शरीरांचा आत्मा आहे असे मान्य नाही त्याचा सर्व दोषांची संबंध निर्माण होईल या शंकेचे निरसन करताना म्हणतात श्लोक एक तिसावा हे अर्जुना अनादिपणामुळे आणि निर्वुणत्वामुळे हा अविनाशी परमात्मा या शरीरात स्थित असून सुद्धा काही करीतही नाही कुठे लिप्तही होत नाही त्याला अनादी असे म्हणतात म्हणून आत्म्याला अनादी म्हणतात अनादि भावाचे नाव अनादित्व आहे हा परमात्मा अनादी असल्याने अव्यय आहे कारण ज्या वस्तूला प्रारंभ आहे ती वस्तू आपोआप होते परंतु परमात्मा अनादि आहे म्हणून तो अवयव शून्य आहे त्याचा कधीही नाश होत नाही त्याप्रमाणे आत्मा निर्गुण आहे म्हणून अव्यय आहे कारण जी वस्तू गुणमय असते त्या गुणांचा क्षय झाल्याबरोबर त्या वस्तूचा सुद्धा क्षय होतो असे होण्याचे कारण हा आत्मा या शरीरात स्थित असून देखील काहीही करीत नाही तो काही करीत नाही म्हणून त्या कर्माच्या फळाचा सुद्धा तला स्पर्श होत नाही आत्मा शरीरात असल्याची अनुभूती प्राप्त होते म्हणून तो या शरीरामध्ये स्थित आहे असे म्हटले जाते तो करता असतो तो, तो कर्मफलाने लिप्त होतो परंतु आत्मा अकर्ता असल्याने फळाने लिप्त होत नाही असा अभिप्राय पूर्वपक्ष तर या शरीरात असा कोण आहे की जो कर्म करतो आणि त्याच्या फळाने लिप्त होतो परमात्म्याशिवाय अन्य कोणी शरीर धारक धारणा करणारा कर्म करतो आणि त्याच्या फळामध्ये अडकतो असे मानले तर तू मलाच क्षेत्रज्ञ आहे असे समज गीता तेरा दोन या प्रकारे क्षेत्रज्ञ आणि ईश्वर यांचे एकत्व ठरवण्यात आले आहे ते अनुचित ठरेल असे मानले की ईश्वराशिवाय अन्य कोणी या शरीरात राहत नाही तर असे सांगावे लागेल की कोण करता आहे आणि कोण लिप्त होतो किंवा ईश्वर म्हणून कोणी नाही असे म्हणावे लागेल भगवंतांनी सांगितलेले हे औपनिषदक वर्णन जाणून घेण्यास अवघड आणि सांगण्यास कठीण आहे त्यामुळे वैशेषिक असंख्य जैन आणि बौद्ध या मतांचा अवलंब करणाऱ्यांनी हे सर्व सोडूनच दिले आहे उत्तर पक्ष याबाबत स्वभावते गीता पाच चौदा स्वभावच त्याप्रमाणे प्रवृत्त करतात असे सांगून भगवंतांनी स्वतःच याचे उत्तर दिले आहे कारण अज्ञानी मनुष्य सुद्धा व्यवहार करताना लप्त होतो त्याचप्रमाणे हा व्यवहार चालू आहे वास्तविक अद्वितीय परमात्म्यामध्ये करते पण नाही लिप्तता नाही अशा या ज्ञानदर्शनामध्ये स्थित असलेले एकनिष्ठ परमहंस परिव्राजक किंवा संन्यासी अशा ज्यांनी अज्ञानपणे केलेल्या व्यवहाराचा तिरस्कार केला आहे कर्माबाबत अधिकार नाही ही गोष्ट ठिकठिकाणी भगवंतांकडून दाखवली गेली आहे परमात्मा कोणत्याही प्रकारे काही करीत नाही आणि कुठे लिप्तही होत नाही याबाबत दृष्टांत श्लोकबत्तीचा भाव ज्याप्रमाणे सर्व व्याप्त असलेले आकाश सूक्ष्म असल्यामुळे लिप्त होत नाही त्याप्रमाणे देहामध्ये सर्व ठिकाणी भरून राहिलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे लिप्त होत नाही भाष ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्याप्त असून सुद्धा सूक्ष्म असल्याने कुठेही लिप्त होत नाही त्याचा कुठेही संबंध निर्माण होत नाही त्याप्रमाणे हा आत्मा शरीरामध्ये सर्वत्र स्थित असून सुद्धा कोणत्याही गुणदोषांनी लिप्त होत नाही तसेच लोक हे अर्जुना एकच सूर्य ज्याप्रमाणे या सर्व लोकांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे एकच आत्मा सर्व क्षेत्र प्रकाशित करतो भाष्य ज्याप्रमाणे एकच सूर्य सर्व लोकांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे महाभूतांपासून धरतीपर्यंत सांगितलेल्या संपूर्ण क्षेत्राला तो एकटा अजूनही प्रकाशित करतो कोण प्रकाशित करतो क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा या ठिकाणी आत्म्याला सूर्याचा दृष्टांत दोन करता, देण्यात आला आहे एकतर आत्मा सूर्याप्रमाणे या शरीरात एकमेव आहे आणि तो अलिप्तपणा आहे संपूर्ण अध्यायातील निवेदनाचा उपसंहार करण्यासाठी पुढील श्लोक लोकचवतीचा वा याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होणे हे ज्ञाननेत्रांच्या संय्याने तत्वत जाणतात ते महात्मे परमेश, परमेश्वरास प्राप्त होतात जो पुरुष शास्त्र आणि गुरुंच्या उपदेशाप्रमाणे आत्मसाक्षातूप ज्ञानने योगाने यापूर्वी सांगितलेल्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामध्ये असलेले अंतर त्यांच्या पारंपरिक विशेषतेसह हो। पूर्वी दाखवल्याप्रमाणे जाणतो आणि त्याप्रमाणे अव्यक्त नामक अविद्यारूप भूतांच्या प्रकृतीला मोक्षाचा म्हणजेच त्यांचे अभावाप्रत जाण जाणतो तो परमार्थ तत्व रूप ब्रह्माला प्राप्त होतो त्याला नंतर जन्म घ्यावा लागत नाही तेरावा अध्याय समाप्त